va vitthala pahava नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रेडिओ शिवनेरीत आज आपण थोर संतांचे जीवन गाथा ऐकणार आहोत आजची आपली थोर संता संत आहेत संत बहिणाबाई पाठक बहिणाबाई यांचा जन्म इसवी सन शके पंधराशे आणि मृत्यू दोन ऑक्टोबर सतराशे संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी श्री संत कवयत्री आणि संत तुकारामांच्या शिष्या श्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई कान्होपात्रा जनाबाई वेणाबाई आक्काबाई मीराबाई यांच्यासह बहिणाबाईंचे स्थान आहे त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते बालपणापासून परमार्थाकडे त्यांना खूप ओढ होती बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या स्वप्नात तुकारामांनी त्यांना दृष्टांत दिला पुढे प्रत्यक्ष तुकारामांचे दर्शन नव्हती तुका मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी आपली तुकाभक्ती सोडली नाही बहिणा ना आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत बहिणा म्हणते कि तुका सतगुरु सदो हर भेटतो हो। बहिणाबाईंचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस घिष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील वेळ गंगा नदीच्या काठी देवगाव रंगार्याचे येथे शके पंधराशे एकावन्न मध्ये झाला तिच्या आईचे नाव होते जानकी आणि वडिलांचे नाव होते आहुजी मात्या पित्यांची ती, वर्षी त्याच गावापासून पाच कोसांवर असलेल्या तीस वर्षांच्या रत्नाकर फाटक नावाच्या वीज वराशी करून गेला त्यांना आधीच दोन मोठी मुलं होती संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची खूप ओढ होती कथा कीर्तने श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाईंना खूप आवड होती आणि त्यात त्या रंगल्या देखील होत्या पण त्यांची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली घरची गरिबी होती शिक्षणाचा देखील अभाव होता तरीही समाधानी वृत्ती व संत वृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओड त्यांच्या मनात होती अखंड नामस्मरण चालू असे। शेतात जरी काम करीत होत्या तरी त्यांच्या मनामध्ये भावनेचे अभंगाच्या रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडत होते पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिनावांच्या मनावर खूप प्रभाव पडला ती रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला तिला तुकोबारायांना सद्गुरु करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून दिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठ गमन झाल्यामुळे त्यांची तिला प्रत्यक्ष भेट काही होऊ शकली नाही शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाल्यावर बहिणाबाईंची निष्ठा पाहून कार्तिक वद्य तुकोबार साक्षात दिले आणि त्यांना गुरुपदेश देखील दिला बहिणाबाईंचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले त्यांनी आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरु परंपरा आपल्या अभंगात वर्णन केलेली आहे तुकाराम महाराजांविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयत्रीचे हे अभंग आहेत त्यामुळे या अभंगांना विशेष महत्व दिले जाते त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत संत चरित्रकार आणि श्री गजानन करते संत कवी दासगणू महाराज लिहितात पहा केवढा अधिकार परमेश्वर, संत इमारत फळा हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या या साधवीची समाधी शिऊर या गावी आहे अभंग ओव्या श्लोक आरत्या इत्यादी मिळून सातशे बत्तीस सा कविता त्यांच्या नावावर आहेत त्यांच्या या कविता भक्तीभावाचा उत्स्फूर्त आविष्कार आहे वेदांताचे प्रतिपादनही त्यात आढळते त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चरित्राचे अत्सल दर्शन घडते बहिणाबाईंनी आपल्या अभंगातून ब्राह्मण कोण हा विषय उपस्थित करून ब्राह्मण ब्राह्मणी सनातनी त्या तोड केली। अभंग वृत्ति व्राह्मण शतक विसाव्या शतक काव्य शैली साधी आ सर हृदयस्पर्शी होती चमत्कार पेला प्रसंग अ त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते तेरावा जन्म त्यांचा स्त्रीचा म्हणून बहिणाबाईंचा होय संत बहिणाबाईंनी आपल्या बारा जन्मांचे पस्ती आपल्या या साधवीच्या चरित्रातील आणखीन एक प्रसंग की नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्यांना अचानक थंडी वाजून ताप भरून आला परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला देखील विनंती केली ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्या जवळ ठेव एवढी वारी करून येईल आणि मग माझा भोग भोग येईल ही घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड भीव भरल्यासारखे थरथरत होते त्यांची रचना ज्ञान देवे पाया तुका झाले ते कळस या प्रसिद्ध अभंगाची रचना साधवी बहिणाबाई यांचीच आहे संपूर्ण अभंग असा आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले नामा तयाचा किंकर त्याने विस्तरीले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका से, से भजन करा सावकाश। बहिना आपण सर्वांनी ऐकले तर मित्रांनो आजच्या या जीवन चरित्रातून आपण काय घेतो आहोत तर बघा बहिणाबाई तशा ब्राह्मण धर्मातल्या होत्या म्हणजेच त्यांची जात जी होती ती ब्राह्मण होती तर ब्राह्मण ह्या शब्दाचाच अर्थ आहे ब्रह्म तर ब्रह्म म्हणजे ज्या ज्या आत्म्यांनी ब्रह्माच्या मुखातून जन्म घेतलेला आहे तर ते ब्राह्मण म्हणजे बहिणाबाईंनी आपल्या आचरणातून आपल्या कर्मांची प्रत्यक्षता करून दाखवली आहे त्या अशाच प्रकारे आपण सर्व मनुष्य आत्मे देखील जात धर्म भेद या सगळ्या गोष्टींना विसरून परमात्मा जे आपल्याला अध्यात्मिक ज्ञान देत आहे तर ते आध्यात्मिक ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणून आपण देखील बहिणाबाई बहीन सारखे ब्राह्मण बनवू शकतो आणि ब्राह्मणांचं चा एकच कार्य आहे की आपल्या मुखातून अनेकांना ज्ञानाचं दान करणं तर तेच कार्य बहिणाबाईंनी संताच्या रूपामध्ये करून दाखवलेले आहे तर हे थोर चरित्र ऐक आपण धन्य झाले आहोत अजून चरित्रा सोबत, आपण सर्व जण भेटूया मी आहे मीनाक्षी तोपर्यंत नमस्कार विठ्ठल करा